मत अध्याय दशे आपल्या 12 शिष्यांना आपल्या जवळ बोलाविले आणि त्याने त्यांना भूते घालविण्याचा अधिकार दिला तसेच प्रत्येक आजार व दुखनी बरे करण्याचा अधिकार दिला 12 प्रेक्षितांची नावे अशी आहेत पेत्र ज्याला शिमोण म्हणत आणि त्याचा भाऊ आंद्रिया जगदीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान फिलिप व बर्तलमय थोमा आणि जक्कादार मतय अल्फीचा मुलगा याकोब व तद्दय शिमोन कनानी व पुढे ज्याने त्याचा विश्वासघात केला तो यहुदा इस्कारी या बारा जणांना पुढील सूचना देऊन पाठविण्यात आले येहुदी तर लोकांमध्ये जाऊ नका व शंभरुणी लोकांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका तर त्याऐवजी इस्रायलाच्या हरवलेल्या मेंढ्रांकडे जा तुम्ही जाल तेव्हा हा संदेश जाहीर करा स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे रोग्यांना बरे करा मृतांना उठवा कुष्ठरोग्यांना शुद्ध करा भूते काढा तुम्हाला फुकट मिळाले आहे म्हणून फुकट द्या तुमच्या कमरेला सोने चांदी किंवा तांबे घेऊ नका सोबत पिशवी घेऊ नका तुमच्या प्रवासासाठी फक्त तुमचे अंगावरचे कपडे असू द्या व वा पायातील वाहन असू द्या आदिच्य वस्त्र किंवा वाहना घेऊ नका काठी घेऊ नका कारण काम करणाऱ्याच्या गरजा भागणे आवश्यक आहे ज्या कोणत्याही नगरात किंवा खेड्यात तुम्ही जाल तेथे ते कोण योग्य व्यक्ती आहे याचा शोध करा आणि तेथून निघेपर्यंत त्या व्यक्तीच्या घरी राहा त्या घरात प्रवेश करते येथे शांती नांदो असे म्हणा जर ते घर खरोखर योग्य असेल तर तुमची शांती तेथे ते राहील पण जर ते घर योग्य नसेल तर तुमची शांती तुमच्याकडे परत येईल आणि जो कोणी तुम्हाला स्वीकारणार नाही किंवा तुमचे शब्द ऐकणार नाही तेव्हा त्याच्या घरातून किंवा नगरातून बाहेर पडताना तुम्ही आपल्या पायाची धूळ झटकून टाका मी तुम्हाला खरे सांगतो न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम आणि गमोराला अधिक सोपे जाईल लांडग्यांमध्ये जसे मेंढ्रास पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवित आहे म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर आणि कबूतरांसारखे सरळ स्वभावी असा माणसांविषयी सावध असा कारण ते तुम्हाला न्याय सभेच्या स्वाधीन करतील आणि त्यांच्या सभास्थानांमध्ये ते तुम्हाला फटके मारतील माझ्यामुळे ते तुम्हाला राज्यपाल व राजे यांच्यासमोर आणतील तुम्ही त्यांच्या व येहदी लोकांसमोर माझ्याविषयी सांगाल जेव्हा तुम्हाला अटक करतील तेव्हा काय बोलावे किंवा कसे बोलावे याविषयी काळजी करू नका त्यावेळेला तुम्ही काय बोलायचे ते सांगितले जाईल कारण बोलणारे तुम्ही नसून तुमच्या पित्याचा आत्मा तुमच्याद्वारे बोलेल भाऊ आपल्या भावाविरुद्ध व पिता आपल्या मुलाविरुद्ध उठेल आणि त्याला विश्वासघाताने मारण्यास सोपवून देईल मुले आई वडिलांविरुद्ध उठून त्यांना जिवे मारण्यास देतील माझ्यामुळे सर्व तुमचा द्वेष करतील पण शेवटपर्यंत जो टिकेल तोच तरेल। एका ठिकाणी जर तुम्हाला त्रास दिला जाईल तर दुसरीकडे जा मी तुम्हाला खरे सांगतो मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्रायलाच्या सर्व गावांमध्ये तुमचे असे फिरणे संपणार नाही विद्यार्थी त्याच्या शिक्षकापेक्षा वरचढ नाही किंवा नौकर मालकाच्या वरचढ नाही विद्यार्थी आपल्या शिक्षकासारखा व नोकर आपल्या मालकासारखा होणे इतके पुरे जर घराच्या धन्याला त्यांनी बालजबुल म्हटले तर घरातील इतर माणसांना ते किती वाईट नावे ठेवतील म्हणून त्यांना भिवू नका कारण उघडे होणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही जे मी तुम्हाला अंधारात सांगतो ते तुम्ही प्रकाशात बोला आणि कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते तुम्ही छपरावरून गाजवा जे शरीराला वतात पण आत्म्याचा वध करू शकत नाहीत त्यांना भिव नका तर त्यापेक्षा आत्म्याला व शरीरा जो मारू शकतो व नरात टाकू शकतो त्याला भ्या दोन एका पैशाला तरीही तुमच्या पित्याच्या इच्छेशिवाय त्यातील एकही जमिनीवर पडणार नाही आणि तुमच्या डोक्यावरचे केस सुद्धा त्याने मोजलेले आहेत म्हणून घाबरू नका पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुम्हें अधिक मौल्यवान आहत जो कुछ मनुष्या समा स्वीकार स्वर्ग के मनुष्यासमोर माला स्वर्ग पित्यासमोर नकारीन अमजू नका कि मी पृथ्वी पर शांति करा आलो है मी शांति स्थापित कराए नहीं तो तलवार चाल वै फुट पाड़ा आलो है मुला त्याचा त्याच्या पित्याविरुद्ध आणि मुलीला तिच्या आई विरुद्ध सुनेला तिच्या सासू विरुद्ध उभे करायला आलो आहे सारांश मनुष्याचे घरचीच मानसे त्याचे शत्रू होती जो माझ्यापेक्षा स्वतःच्या पित्यावर किंवा आईवर अधिक प्रीती करतो तो मला योग्य नाही जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर मुलीवर अधिक प्रीती करतो तो मला योग्य नाही जो आपला वधस्तभ घेऊन माझ्यामागे येण्याचे नाकारतो तो मला योग्य नाही जो आपला जीव मिळवितो तो त्याला गमावी पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावतो तो त्याला मिळविल जी व्यक्ती तुम्हाला स्वीकारते ती व्यक्ती मला स्वीकारते आणि ज्या पित्याने मला पाठविले त्यालाही स्वीकारते जो कोणी संदेश त्यांचा संदेशाच्या सेवेमुळे करतो त्याला संदेश प्रतिफल मिळेल आणि जो धार्मिकाचा स्वीकार त्याच्या धार्मिकतेसाठी करतो त्याला धार्मिकाचे प्रतिफळ मिळेल मी तुम्हाला खरे सांगतो की जो कुणी शिष्यांच्या नावाने या लहानातील एकाला केवळ प्यालाभर थंड पाणी प्यायला देईल तो आपल्या प्रतिफळाला मुळीच मुकणार नाही